श्री राम समर्थ पंचिका तिसरी समास पाचवा जीवेश सृष्ट प्रकार आतापर्यंत माया अविद्या जीव आणि ईश्वर या चार तत्वांचे निरूपण केले यांचे सत्य अधिष्ठान जे ब्रह्म त्याचेही निरूपण केले आता या पाचांचेही यापुढे आणखी निरूपण करायचे आहे याची सुटी रूपे स्पष्ट केली पंती सर्व एकत्र त्यांची स्थिती व्यवहार कसे त्यांचा विनियोग मे उपयोग कसा होतो ते आता पहा प्रथम माया मे प्रकृती होय हे समझुन घया ईश्वर हा मई मे मेच्छे अधिष्ठान है दोहोपन जे जगत इत्यादि निर्माण से ही अवय जा मया और अविद्या हि दो तत्वें आरशासारखी समझावी या दोहो मध्य जी ब्रह्माची ब्रह्मा की आत्म्या प्रतिबिंबे पड़ता अनुक्रमे ईश्वर जीव समझावे दोनों ही रूप है कोणी एक पुरुष है तो एकांत शांतपने जोपले अतिशय सतुष्ट है अपनाहन दुसर कशाच ही स्मरण नहीं इतकेच काय आपल्या मीपणाचेही त्याला स्मरण नाही अशा अवस्थेत स्वस्थपणे निजला असताना त्याला एकाएकी आपण काही क्रीडा करावी म्हणून त्याने कल्पनेने एक घोडी निर्माण केली तो तिच्यावर स्वार झाला घोडी सत्य नव्हती तसाच त्या घोडीवर बसणारा पुरुषही खरा नव्हता खरा पुरुष तर निवांत झोपला होता तो उठला नसतानाच त्याने घोडीला कसे फिरवून आणले तो घोडीला फिरवत असताना ती घोडी त्याने खाली उडी मारली त्यानंतर त्या घोडीला धरून तो एका झाडाखाली बुंध्याजवळ बसला पूर्वीच्या ठिकाणी जो मनुष्य झोपलेला होता तो आपणच आहोत हे तो विसरला तो स्वतःला घोडी हाताने पकडून वृक्षाखाली बसलेला मनुष्यच समजत होता ही त्याने हत्ती रथ पायदल घोड़े कल्पना कल्पना वेड़ाखा घोड़ी हाथ धरून बसना तो विसरला स्मरण विस्मरणा खेलत स्वत की तेने अनेक रूपे कल्पली कधी राजा कधी रंक कभी स्वामी कधी सेवक मूल्यवान वस्त्रे शस्त्रे सैन्य इत्यादी सर्व आपणच होऊ लागला मग आपण एकटे आहोत हेही विसरला आणि स्वतःच्या विविध अनेक रुपांनी तो भांबावला तेवढ्यात तेथे अकस्मात परराष्ट्राचे आक्रमण झाले दोन्ही सैन्य एकमेकाला भिडली कोणी मारत होते कोणी मेली कित्येकजण घायाळ होऊन हा हा असा आक्रोश करू लागले कोठे सुखी माणसे होती तर कोठे दुखी माणसे होती अशा प्रकारच्या भुताटी सारखा हा प्रकार चालू असताना एकाएकी त्याला त्या मूळच्या निजलेल्या पुरुषाचे स्मरण झाले आपले ते एकटेपण पाहता क्षणीच त्याचे अनेकपण पूर्णपणे पन हरवणे मग हत्ती घोडे त्यावर बसणे इत्यादी सर्व नाहीसे झाले या दृष्टांतांच्या बरोबरीने त्यातील दार्श्यांतिक आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे तेच आता सांगतो सावध होऊ नयका मुळात ब्रह्म एकमेवा द्वितीय निराकार सच्चिदानंद स्वरूप अनंत अपार आहे त्याच्या ठिकाणी सजातीय विजातीय स्वगत या भेदांचा अणुप मात्र स्पर्श नाही असे आहे तेथे दुसरे कोणी अजिबातच नाही तर त्याला पाहणारा कोण दुसऱ्या अभावी आपण एकटेच आहोत याचीही त्याला आठवण नसते ते ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडचे असते त्याला कोणी जाणत नाही तो स्वतःच स्वतःला जाणत नाही अशा परिस्थितीत तो आहे अशी निरर्थक बडबड तरी कशासाठी करायची तर तो निजलेला पुरुष इतरांना तो सोडाच स्वतःलाही दिसत नव्हता स्वतला ओळखत नव्हता मग तो झोपला होता तो कोण होता त्याप्रमाणे जेथे दुसरे कोणीच नव्हते तेथे कोण कौन कोणाला पाहत होते जाणणारा माणूस जाणण्याच्या क्रियेत स्वतःला जाणू शकत नाही तो स्वतःला जाणत नसला तरी तो स्वत होता तो पूर्णपणे नव्हता असे होत नाही कारण नंतरच्या त्याला जे स्फुरण झाले ते कुणाला झाले म्हणून त्या एकलेपणामध्ये तो नव्हता असे म्हणणे योग्य नाही तो सर्व काळी सदोदित असतो त्यामुळे शून्यवादी लोकांचे खंडन सहजगत्या झाले आपण ब्रह्म आहोत असे स्मरण त्याला नंतरच्या काळात झाले यालाच निर्विकाराच्या ठिकाणी झालेला विकार म्हणावा हे स्मरण झाले नव्हते तोपर्यंत त्याला एकलेपणाचेही स्मरण नव्हते पण तो स्मरण होताच त्या अनंत ब्रह्माला सुखेच्छा निर्माण झाली ब्रह्माला आपलेपणाचे स्मरण होणे यालाच त्याच्या ठिकाणी झालेले स्फुरण म्हणतात त्या स्फुरणाचे दोन प्रकार आहेत चलन आणि ज्ञान रूप घोडीवर बसणारा तोच ज्ञाता होय आपण एकटेच आहोत हे तो विसरला व चंचल दृश्याला जाणू लागला पण त्या विस्मरणामुळे तो स्वत हरवला होता असे होत नाही झोपलेला माणूस आपल्या स्थानापासून खरेच गेला असता तर त्या निर्विकारामध्ये बदल म्हणजे विकास झाला असे म्हणता आले असते पण तो तर तसा हो, जसा होता तसाच आहे त्यार्थी त्याच्यात झालेला विकार किंवा बदल हा मिथ्या म्हणजे खोटा ठरतो चंचलाचा तो जाणता असतो तोच त्या मायेचा नियंताही असतो त्याने निर्माण केलेल्या पदार्थांना श्रुती म्हणजे वेद ईश्वरसृष्ट असे म्हणते ईक्षणापासून म्हणजे अवलोकनापासून प्रवेशापर्यंतचे सर्व ईश्वरसृष्ट आहे हे, हे लक्षात घ्या तो जे जे तत्व निर्माण करतो त्यात स्वतःच प्रवेश करतो त्यानंतर जे त्रिगुण आणि पंचमहाभूते निर्माण होतात ती सर्व त्याच्या चलनामुळे निर्माण होतात अहंकार मन बुद्धी आणि पंचमहाभूते अशी अष्टधा प्रकृतीची जुळवाजुवळ झाली की जीवांच्या निरनिराळ्या खाणी प्रकट होतात मग अंडज जारज स्वेदज आणि उद्भीज अशा चार खाणींची अनंत अमर्याद शरीरे निर्माण होतात त्यात लगेच जीवांश प्रवेश करतात त्या प्रवेशाला विलंब लागत नाही पंचमहाभूतांच्या मिश्रणाने तयार झालेल्या स्थूल देहास पाहताच त्यात अपंचीकृत अशी लिंग देहाची 17 तत्वे त्यात प्रवेश करतात आणि आपापल्या जागा धरून बसतात गुण आणि भूतांच्या विकासाचा हा भाग सृष्टीची उत्पत्ती या विभागात त्यांचा विस्तार करून सांगण्यात येतो येथे फक्त प्रवेशापुरता भाग सांगितला आहे तो लक्ष देऊ नयका अग्नीने वाचेचे रूप घेऊन मुखात प्रवेश केला वायुने औषधी वनस्पतींनी केस होऊन त्वचेमध्ये प्रवेश केला तर चंद्राने मनोरूपाने हृदयात प्रवेश केला मृत्यूने अपानाचे रूप घेऊन गुदद्वारात प्रवेश केला आणि जल रेत रूपाने शिष्नामध्ये राहिले इतरही उपनिषदात इतके सांगितले आहे ते सर्व या क्षणास या क्षणी सांगितले आता अशा प्रकारे कमी जास्त इंद्रियांनी शरीराच्या निरनिराळा भागात प्रवेश केला अशा प्रकारे सर्व इंद्रियांनी शरीरात प्रवेश केला खरा पण त्यांना विषयांपर्यंत जाता येत नव्हते तेव्हा या देवत परमेश्वराची प्रार्थना के लिए जीव रूपा प्रवेशम अ पदार्थ ईश्वरा ने अगोदर निर्माण के लिए जगज ज्योति अंतरियामी प्रवेश मगर पदार्थ व आणि जंगम पदार्थ हालचाल करू लागले मागे निजलेल्या पुरुषाने जसे केवळ चैत सैन्य निर्माण केले त्याप्रमाणे त्यातील वाहनांवर बसणारेही अनेक निर्माण केले त्याचप्रमाणे परमेश्वराने अनेक जीवांच्या रूपाने सर्व निर्माण केलेल्या पदार्थात प्रवेश केला ईश्वराने जेवढे पदार्थ निर्माण केले तितके सगळे जीवाला भोग्य म्हणून प्राप्त झाले बापाने कन्येला निर्माण केले आणि तो तिच्या नवऱ्याला भोग्य ती तिच्या नवऱ्याला भोग्य झाली असा हा प्रकार झाला ईश्वराने सर्व पदार्थ निर्माण केले पण जीवाचे तेथे कार्य काय असा आक्षेप कोणी केला तर त्याचे उत्तर ऐकावे जागृती स्वप्न सुषुप्ती मरणानंतर मिळणारा मोक्ष इत्यादी गोष्टी जीवाने निर्माण केल्या आहेत असे संगित है जीवाने वेगले का निर्माण के लिए नहीं फिर पदार्थ्य बनवे सर्व जीव हे मजे है दुसर अभी आपपर भावना व्यवहार करू लगे देवाने एक स्त्री निर्माण के लिए पिछा सन्दर्भ जीवाने अनेक गोष्टी की कल्पना के ती मा भगिनी कन्या सून इत्यादी विविध नावे तिला दिली त्यानुसार वरील नात्यांशी जुळणारी पुत्र भाऊ पिता सासरा अशी प्रतियोगी नावे पुरुषाला प्राप्त झाली अशा प्रकारे जीवाने ही सगळी मनोमय सृष्टी निर्माण केली त्यात पुन्हा हे माझे हे तुझे असा ईश्वरसृष्ट पदार्थाविषयी कल्पना केल्याने तो बंधनात सापडला ईशाने जे जे निर्माण केले ते मुळात असे बाधक होत नाही जे जे दृष्टी स्पडले तेच डोळे बंद करून मनाने त्याची कल्पना केली तर ते सत्य असत्याप्रमाणे प्रत्यक्ष दिसू लागते ते कल्पित दृश्य प्रिय असेल तर सुख होते क्रूर किंवा भयंकर दिसले तर भय वाटते आणि जे दृश्य सामान्य दिसते त्याची उपेक्षा केली जाते अशा प्रकारे कल्पनेने सुखदुखांची निर्मिती करणे हीच जीवसृष्टी होय तिच्यामुळे वासना दृढ होत जाते म्हणून ती बाधक होय अंतकाळी ज्याची आठवण येते ते, ते, ते मरणोत्तर व्हावे लागते या कारणाने जे जे जीवसृष्ट ते ते बाधक असे जाणावे आता ईशसृष्टी बाधक नसते यासाठी कोणता युक्तिवाद आहे यावर अनुभव सिद्ध असा दृष्टांत सांगतो एक पुरुष आपल्या स्त्री सहोपाठ पाथ एक सर्पही तेथे आला परंतु असल्यामुळे त्याला ते कळले नाही त्याचे अंतःकरण निद्रेत इतके लीन झाले होते की त्याला स्त्री जाणीव नव्हती तशी सर्पाचीही भीती वाटत नव्हती स्त्री सर्प प्रत्यक्षात असूनही त्याला सुख दुःख यापैकी काहीच जाणवत नव्हते म्हणजे कल्पनेमुळे एखादी गोष्ट बाधक ठरते एरवी ती बाधारहित असते म्हणून ज्ञानाच्या साधनाने सत्य असत्य जाणून जे जीवसृष्ट म्हणजे जीवाने कल्पनेने निर्माण केलेले असते त्याचा त्याग करावा हेच जीवनमुक्तीचे लक्षण सांगितले आहे असो प्रसंगाने जसे आले तसे हे निरूपण आता समाप्त केले परंतु जीव जागृती स्वप्न सुशुप्ती यामध्ये कसा व्यापार करतात हे पाहिले पाहिजे ज्याप्रमाणे कोळी नावाचा कीट स्वतःच तंतू निर्माण करून क्रीडा करतो त्याप्रमाणे जीवही जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था निर्माण करून त्यामध्ये एकटाच क्रीडा करत असतो अंतःकरण आणि इंद्रिये यांच्या सहाय्याने जेव्हा विषयांचे ग्रहण होते त्या अवस्थेला जागृती असे नाव आहे इंद्रिये आणि विषय नसताना केवळ संस्कारामुळे मन त्याची कल्पना करते त्यावेळी भोग नसतानाही सुखदुःख होते त्या अवस्थेला स्वप्नावस्था म्हणतात ज्यास्थित मना लय होत एक प्रकारा अनुभव अज्ञा नाश हो नोस्थेला सुषुप्ति मनता अशा प्रकार तीन ही अवस्थे तो एकटाजी क्रीड़ा करते परंतु स्वतंत्र एकटेप विसरुन जो सभोताल नानात्वा मधे भांब जो हे एखाद्या सैन्य सारखे तेथे सैनिक आपापसात लढतात मरतात घाय होतात आणि सुखदुःखाने द्वंद्व असे तो कल्पांतापर्यंत जन्ममरण भोगत राहतात अशा प्रसंगी मूळ निजलेल्या पुरुषाने इच्छाच करायचे सोडून दिले तर सैन्य त्याच्या लढाया सुख दुःखे हर्षमर्षादी भावना हे सर्व क्षणार संपून जाते आणि ईश्वर सृष्टी ही नाहीशी होते जशी काही ती निर्माण झाली नव्हती निदृष्ट मूळ पुरुषाप्रमाणे जेव्हा एकटे ब्रह्मच तेवढे आहे आणि बाकीचे सर्व काल्पनिक का आहे हे, हे त्याच्या लक्षात आले की जीव आणि ईश यांना वावच राहत नाही इति श्रीमत आगमसारे उपनिषदतात्परिया जीवेश सृष्ट प्रकारे पंचम इति सिकिका सूर्ण समर्थ।